श्री शुकदेव म्हणाले राजन विशिष्ट हेतुने वराह बनलेल्या श्रीहरींची मैत्री यांच्या तोंडून कथा ऐकूनही भक्तीचे व्रत धारण केलेल्या म्हणून त्याने हात जोडून पुन्हा विचारले मनिवड आम्ही आपल्याकडून ऐकले की आधी दैत्य हिरण्याक्षाला भगवान यज्ञमूर्तींनीच मारले ब्रह्मन यावेळी भगवान सहजपणे पृथ्वीला आपल्या दाढीवर ठेवून वर, वर काढित होते त्यावेळी त्यांचे आणि दैत्यना छिलण्याक्षाचे युद्ध कशासाठी झाले मैत्री म्हणाले विदुरा तुझा प्रश्न मोठा सुंदर आहे कारण तू श्रीधरीच्या अवतार कथांसंबंधीच विचारित आहेस या कथा मनुष्यांचे मृत्यूपाश तोडणारे आहेत पाहना उत्तान पदाचा पुत्र ध्रुव हा लहानपणी श्री नारदांनी सांगितलेल्या हरिकथेच्या प्रभावाने मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंतांच्या परमपदावर आरूढ झाला होता पूर्वी एकदा देवांनी प्रश्न विचारल्यावरून श्री ब्रह्मदेवांनी त्यांना हाच इतिहास सांगितलेला ने ऐकला आहे मृदुरा एकदा दक्षाची मुलगी देतील हिने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने कामातूर होऊन पुढे सांजेच्या वेळीच आपले पती मरीची नंदन कश्यपाच्या सहवासाची कामना केली त्यावेळी कश्यप अग्नी हीच जिव्हा असलेल्या भगवान यज्ञपतींना पायसाच्या आहुती देऊन सूर्यास्ताचे वेळी अग्निशाळेत ध्यानस्थ बसले होते भीती म्हणाली अहो उन्मक्त झालेला हत्ती जसा केळीचे झाड चुरगळून टाकतो त्याचप्रमाणे हा धनुर्धर कामदेव अबना असलेल्या मला आहे आपल्या पुत्रवती सवतींचे सुख पाहून मी ईशेने जळत आहे म्हणून आपण माझ्यावर कृपा करा आपले कल्याण असो ज्यांच्या गर्भातून आपल्यासारखा पती पुत्र रूपाने जन्म घेतो त्या स्त्रिया आपल्या पतींपासून त्यांनी आम्हा सर्वांना स्वतंत्र म्हणून बोलावून विचारले की आपला पती कोण असावा असे तुम्हाला वाटते ते आपल्या मुलींची काळजी घेणारे होते म्हणून आमच्या भावना जाणून त्यांनी आमच्यापैकी तेरा कन्यांचा गुण आणि स्वभावाला अनुरूप अशा आपल्याशी विवाह लावून दिला म्हणून हे मंगल मूर्ती हे कमल कमलनयन आपण माझी पूर्ण करावी कारण हे महत्त्तम होत नाही विदुरा कामाच्या अतिवेगाने रीती अत्यंत बेचिन झाली होती तिने या रीतीने पुष्कळ प्रकाराने विनवून कश्यपाना प्रार्थना केली तेव्हा तिला समजावीत मधुरवाणीने ते म्हणाले तुझ्या इच्छेनुसार अशा आपल्या पत्नीची कामना कोण पूर्ण करणार नाही ज्याप्रमाणे माणूस जहाजाने महासागर पार करतो त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमी दुसऱ्या आश्रमाला आश्रय देत आपल्या आश्रम द्वारा स्वताही दुःख समुद्रातून पार होतो हे मानिनी त्रिविध पुरुषार्थांची इच्छा असणाऱ्या पुरुषांची स्त्री ही अर्धे अंग समजली जाते तिच्यावर आपल्या ग्रहस्थाश्रमाचा भार टाकून पुरुष निश्चिंत राहतो इंद्रिय रूप शत्रूंना जिंकणे अन्य आश्रमवासियांना अत्यंत कठीण आहे परंतु ज्याप्रमाणे किल्लेदार लुटाविना सहज आपल्या अधीन करून घेतो त्याचप्रमाणे आम्ही जीच्या आश्रयाने इंद्रियूप शत्रूंना सहज जिंकून घेतो हे गृहस्वामी तुझ्या सारख्या पत्नीच्या उपकारांची परत फेर आम्ही जन्मांतरातही पूर्णपणे करू शकत नाही तरी सुद्धा तुझी संतान प्राप्तीची इच्छा मी अवश्य पूर्ण करी पण तू एक मुहूर्त भर थांब त्यामुळे लोक माझी निंदा करणार नाही आणि दिसण्यात यावेळी प्रेत इत्यादी गण फिरत असतात हे साध्वे या तिन्ही सांजेच्या वेळी भूतभावन भूतपती भगवान शंकर भूत प्रेत इत्यादी आपल्या गणांना बरोबर घेऊन नंदीवर बसून फिरत असतात स्मशान भूमीतून उडालेल्या वावटळी च्या धुमीने धूसर झालेल्या ज्यांच्या जटाप्यमान दिसत आहेत आणि ज्यांनी सुवर्ण क्रांतीमुळे अग्निहू अशा तिन्ही गोळ्यांनी सर्वांना पाहत आहे या, या जगात त्यांना कोणी आपला किंवा परका नाही कोणी विशेष आदरणीय आहे किंवा कोणी निंदनीय आहे असेही नाही आम्ही तर अनेक प्रतांचे पालन करून त्यांच्या मायेला जवळ करू इच्छितो कि जिचा उपभोग घेऊन तिला इच्छेने त्यांच्या पेक्षा श्रेष्ठच काय त्यांच्या बरोबरीचाही कोणी नाही आणि फक्त सत्पुरुषच त्यांच्या पर्यंत पोहचू शकतात एवढे सगळे असूनही ते स्वतः पिशाच्या आचरण करतात माणसाचे शरीर हे कुत्र्याचे खाद्य आहे जो अविवेकी पुरुष त्याला आत्मा मानून वस्त्र अलंकार माळा चंदन इत्यादिने सजवतो तो, तो अभागीच हसतो ब्रह्म देवाळी लोकपाल सुद्धा त्यांनी घालून दिलेल्या धर्म मर्यादेचे पालन करतात तेच या विश्वाचे अधिष्ठान आहेत आणि ही माया सुद्धा त्यांच्याच आज्ञेचे पालन करते असे असूनही ते पिशाच्या सारखे आचरण करतात अहो त्या जगद व्यापक प्रभूची ही अद्भुत लीला काही समजत नाही मैत्रिय म्हणाले पतीने अशा प्रकारे समजावल्यानंतरही कामातूर झालेल्या दीतीने बेशी प्रमाणे निर्लज्ज होऊन ब्रह्मूर्षी कश्यपाच्या वस्त्राला हात घातला अशा निम्न कर्मासाठी आपल्या पत्नीचा हट्ट पाहून कश्यपाने दैवाना नमस्कार केला आणि एकांतात तिच्याशी समागम केला नंतर त्यांनी स्नान करून प्राणायाम केला आणि मौन धारण करून विशुद्ध ब्रह्मर्षींच्या जवळ जाऊन खाली मान घालून ती म्हणू लागली ब्रह्मन भगवान रुद्र भूतांचे स्वामी आहेत मी त्यांचा अपमान केला आहे परंतु ते भूतश्रेष्ठ माझा हा गर्भ नष्ट न करू आणि रुद्रमस्कार दुष्टांना मात्र रागाने दंड देणारे आहेत आम्हा स्त्रियांवर शिकारी रोग सुद्धा व या दाखवतात मग ते सतीपती तर माझे मेहुणे आणि परम कृपाळू आहेत ते माझ्यावर प्रसन्न होवत मेत्रे म्हणाले सायंकालीन संध्या बंदन आदी झाल्यावर प्रजापती कश्यपाने पाहिले की तिथे थरथर कापत आहे आणि आपल्या संतानाच्या लौकिक पारलौकिक उन्नतीसाठी प्रार्थना करीत आहे तेव्हा ते तिला म्हणाले कामवासने तुझे चित्त मलिन झाले होते ती वेळ ही शुभ नव्हती तू माझे म्हणणे ऐकले नाहीस तसेच देवांजी सुद्धा अवहेलना केलीस हे तुला दोन लोकपालांना आपल्या अत्याचारांनी रडवतील जेव्हा त्यांच्या हातून पुष्कळचे निरप्राण आणि दीन प्राणी मारले जाऊ लागतील स्त्रियांवर अत्याचार होऊ लागतील आणि महात्म्यांना क्रुद्ध केले जाईल त्यावेळी सर्व लोकांचे रक्षण करणारे भगवान श्री जगदीश्वर क्रुद्ध होऊन अवतार घेतील आणि इंद्राने ज्याप्रमाणे पर्वतांना शासन केले त्याप्रमाणे ते त्यांचा वध करतील ती म्हणाले प्रभू माझी सुद्धा अशीच इच्छा आहे की जर माझ्या पुत्रांचा वध होणार असेल तर तो साक्षात भगवान चक्रपाणी यांच्या हातूनच होवो क्रुद्ध ब्राह्मणांच्या शापामुळे होऊ नये जो जीव ब्राह्मणांच्या शापाने दग्ध झालेला किंवा प्राण्यान भय उत्पन्न करणारा तो कोणत्याही कश्यप म्हणाले देवी तू आपल्या कर्माबद्दल शोक आणि पश्चाताप प्रकट केला आहेस तुला योग्य काय आणि अयोग्य काय यांचा बोधही तात्काळ झाला आणि भगवान विष्णू शंकर आणि माझ्याबद्दल तुला फार आदर आहे म्हणून तुझ्या एका पुत्राचा चार पुत्रांपैकी एक असा होईल की सत्पुरुष सुद्धा ज्याचा सन्मान करतील आणि ज्याचे पवित्र यश भक्तजन भगवान त्यांच्या गुणांसहातील ज्याप्रमाणे अशुभू सोने वारंवार तापून शुद्ध केले जाते त्याप्रमाणे साधूजन त्याच्या स्वभावाचे अनुकरण करण्यासाठी निर्भरता इत्यादी उपायाने आपले अंतःकरण शुद्ध करतील ज्यांच्या कृपेमुळे त्यांचेच स्वरूपभूत असणारे हे जग आनंदित होते ते स्वयं प्रकाश भगवान सुद्धा त्याच्या अनन्य भक्तीने संतुष्ट होती। तो मुलगा मोठा भगवतभक्त प्रभावशाली आणि महान पुरुषांनाही पूज्य होईल तसेच वाढलेल्या भक्तिभावाने विशुद्ध आणि भावविभो झालेल्या अंतकरणात श्री भगवंतांची स्थापना करून तो देहाभिमानाचा त्याग करेल तो विषयात अनासक्त शिलवान गुणांचे भांडार शत्रू असणार नाही चंद्र जसा ग्रीष्म ऋतूत होणारा उष्णतेचा दाह नाहीसा करतो त्याप्रमाणे तो जगाचे दुःख दूर करणारा होईल जो या विश्वाच्या आत आणि बाहेर व्यापून आहे आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार जो रूप प्रकट करतो लक्ष्मी रूप लावण्यमूर्ती स्त्रीचीही शोभा वाढवतो तसेच ज्याचे मुख कमल जगमणाऱ्या कुंडलाने सुशोभित झाले आहे त्या परमपवित्र कमलनयन श्रीहरी चे तुझा नातवाला प्रत्यक्ष दर्शन होईल मैत्रिय म्हणाले जेव्हा असे ऐकले की माझा नातून भगवंतांचा भक्त होईल तेव्हा तिला मोठा आनंद झाला तसे आपले मुलगी प्रत्यक्ष श्रीहरीच्या नातून मारले जातील हे ऐकून ती अधिकच प्रसन्न झाली अध्याय चौदावा समाप्त